श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामाने परणे सर्ग एकशे एकवीस ती चांडाल वृद्धा म्हणाली अशा रीतीने काही काळ लोटल्यानंतर तो हे राजा या गावात दुष्काळामुळे कहर झाला शेकडो माणसाने अन्नान्ना करत प्राण सोडले आवर्षण दुष्काळ यांच्या योगाने सर्व लोकांची स्थिती मोठी चमत्कारिक झाली शेकडो लोक गाव सोडून रानोमाळ भटकत गेले परंतु भयंकर आपत्तीमुळे अखेर ते मृत्युमुखी पडले या भाषण ऐकून लवणराजाला मोठा विस्मय वाटला तो आपल्या मंत्र्यांच्या मुखाकडे आश्चर्यचकित नजरेने पाहू लागला त्यावेळी त्याची स्थिती ही एखाद्या चित्रातल्या माणसाप्रमाणे निश्चल झाली त्या आश्चर्यकारक वृत्तांता संबंधाने तो विचार करू लागला त्याने पुन्हा पुन्हा आने आने त्या चांडाल स्त्रीला विविध आणि अनेक प्रश्न केले आणि तो सर्व वृत्तांत खरा आहे का याची खात्री करून घेऊन आश्चर्यचकित झाला त्यानंतर त्यांनी त्या चांडाल स्त्रियांना द्रव्यदान करून त्यांच्या दुःखाचे परिमार्जन करण्याचाही प्रयत्न केला त्या ठिकाणी बराच काळ त्याने वास्तव्यही केले नंतर दैवाच्या विलक्षण गतीबद्दल मनातल्या मनात चिंतन करीत आपल्या राजधानीत परत येऊन पोहोचला तो परत आल्यावर त्याच्या पौरजनांकडून त्याचा मोठा सत्कार करण्यात आला दुसऱ्या दिवशी तो लवण राजा सभागृहात आल्यानंतर त्याने मला विचारले महाराज हे स्वप्न असूनही ते खरे कसे झाले तेव्हा विस्मित झालेल्या त्या राजाचा तो प्रश्न ऐकून मी त्याच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देऊन त्याचे समाधान केले यामुळे वायूच्या प्रवाहामुळे मेघ जसे आकाशातून दूर निघून जातात त्याप्रमाणे माझ्या विवेचनामुळे त्याच्या हृदयातील सर्व संशय नाहीसा राघवा या प्रमाणे ही आविद्या केवढा उत्पन्न करते पहा ही आविद्या सदवस्तूला असद्रुप बनवते आणि असद्वस्तूला सद्रुप बनवते त्यावर श्री राम म्हणाला ब्रह्मन लवणराजाला स्वप्नामध्ये जो वृत्तांत दिसला तोच पुन्हा जागृतीमध्ये कसा अनुभवाला आला बरबर उत नहीं अपन संगा ना वसीठे मालवा अविध्य मध्य सर्व का स्वप्ना मध्य भ्रमा मध्य घटा पट बनो आरशाता प्रतिबिंबाप्रमा जे दूर है भार हो गए पुष्क का भार हो स्वता मरण को का परंतु स्वप्ना मध्य दसते स्वप्नस्थितीतील आकाश संचाराप्रमाणे माणसाला तेव्हा जसा मदोन्मत्त मनुष्याला अचलवस्तू ही फिरत असल्याचा भास होतो तसाच अविद्यावश मनुष्याच्या स्थितीचा प्रकार असतो वासनेच्या भवऱ्यात सापडलेले चित्त जी जी भावना करते तीती तात्काळ प्रत्यक्ष अनुभवाला येते आणि अशा रीतीने त्याला येणारा प्रत्यय खरा आहे कि खोटा आहे याचा निर्णय करता येत नाही एकदा चित्तात अविद्येचा उदय झाला आणि अहंकाराचा पगडा बसला म्हणजे जाना आदी मध्य आणि अंत नाही असे असंख्य भ्रम निर्माण होतात भ्रमामुळे सर्वच गोष्टी बदलून जातात एक क्षण कल्पाप्रमाणे आणि कल्प क्षणाप्रमाणे भासू लागतो अविद्यमे ज्यादा प्राणी बुद्धि विपर आत्मसिमाचारूपी एड़क्या, सा संचार एड़क्या सारांश हि अविद्या अहंता इत्यादि शेको विलक्षण भ्रम उत्पन्न कर सर्व चित्त विपरिया हो लोक मध्य जे का संवादी कि विसंवादी व्यवहार चाललेले असतात ते काकता न्यायाने वासनामय चित्तापासून उत्पन्न होतात परंतु ते सर्व असत्यवणराजाला पूर्वी चांडाल गृहामध्ये ज्या ज्या गोष्टी अनुभवला आल्या त्या खऱ्या असोत किंवा खोट्या असोत तो त्याच्या मनाच्या कल्पनेचाच परिणाम होता ज्याप्रमाणे प्रत्यक्ष घडलेल्या क्रियांचे चित्ताला कधी कधी विस्मरण करते त्याप्रमाणे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टीही घडलेल्या नाहीत कजी -कजी आशा कधी कधी चित्ताला प्रत्यय येत असतो तसेच खरोखरी ते जेवण झाले नसतानाही स्वप्नामध्ये आपले जेवण झाले आहे आणि एका ठिकाणी असताना स्वप्नात आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो आहोत अशा तऱ्हेचा प्राकृत मनुष्यालाही अनुभव येत असतो पूर्वे घडलेला वृत्तांत स्वप्नात पुन्हा दिसावा त्याप्रमाणे विंध्य पर्वतावरील चांडाला चा गावात सर्व व्यवहारात चा अनुभूत असेही असण्याचा संभव आहे की लवण राजाने जो भ्रम पाहिला तोच चांडाल ग्रामातील स्त्री पुरुषांच्या चित्तावर आरोढ झाला लवण राजाची प्रतिमा चांडालांच्या चित्तात प्रतिबिंबत झाली किंवा चांडाला चा चित्तातील भ्रम लवणराजाचे चित्तावर आरोढ झाले यापैकी कोणती तरी स्थिती असण्याचा संभव आहे ज्याप्रमाणे भिन्न भिन्न कवींच्या कावळ्यामध्ये सारख्याच कल्पनांचा उदय झालेला असतो त्याप्रमाणे लवणराजा किंवा आणि चांडाल यांच्या भ्रांतिरुपी स्वप्नांची एक वाक्यता झाली असण्याचा संभव आहे काल देश क्रिया यांची स्वप्नामध्ये पुनरावृत्ती होत असते त्याचप्रमाणे ह्या भ्रमाचा प्रकार जगातील सर्व व्यवहार परमार्थदृष्ट्या मिथ्या असले तरी ते अत्यंत असत आहेत असेही केव्हा म्हणता येणार नाही तर त्यांना जी व्यावहारिक सत्ता आलेली असते ती अधिष्ठान चैतन्याच्या सत्तेमुळेच आलेली असते त्यांना स्वतंत्र सत्ता नसते अधिष्ठान चैतन्याची ही सत्ताच पाण्यातील तरंगाप्रमाणे किंवा बीजातील वृक्षाप्रमाणे भूत वर्तमान आणि भविष्य प्रपंच रूपाने भासत असते प्रपंचाते जे अधिष्ठान चैतन्य हूँ भिन्न अत्य है, है दृष्टि परंतु स्वरूपत ज्याप्रमाणू मधे नैतन मध्य अविद्य वास्तविक सत्ता शक्य नहीं कारण सुवर्णा अलंकार सुवर्णाशिवा दुसरे का अविद्या आणि आत्मत्यांचा संबंध येणे केव्हाही शक्य नाही कारण संबंध हा नेहमी सारख्या वस्तूंचा होत असतो आता लाकूड आणि लाख ह्या असदृश्य पदार्थांचा प्रदा संबंध होत असल्याचे आपल्याला प्रत्यक्ष दिसते परंतु आत्मा आणि अविद्या ह्यांच्या बाबतीत उदाहरण लागू पडत नाही कारण लोखंड आणि लाख या दोन वस्तू अविद्येचाच विलास आहेत अर्थात जड आहेत यामुळे चेतनाने मनात आणल्यास त्याचा संबंध जडू शकतो परंतु अजड आत्मा आणि जड अविद्या ही दोन्ही स्वरूपत भिन्न असल्यामुळे त्यांचा त्रिकाली ही संबंध होणे शक्य नाही आता सर्व चिन्मय आहे असे मानले तर पाषाणाधिकही जशा प्रकारे चिन्मय झाले आहेत तशा प्रकारे त्यांचा आणि चैतन्याचा संबंध होऊन ते चैतन्याकडून प्रकाशित होतात असे म्हटले तर त्यात दोष येतो कारण जगातील सर्व पदार्थ सन्मात्र आणि चिन्मात्र आहेत असे आपण मानले असल्यामुळे त्यांचे भान स्वप्रकाश चैतन्याच्या बलानेच होणारे आहे त्यासाठी जड आणि चैतन्य यांचा संबंध मानण्याचे कारण नाही आता विषमवस्तूंचा निरंतर संबंध संभवत नाही आणि परस्पर संबंधा एकमेकांचा अनुभव येत नाही आता सर्व चिन्मात्र आहे असे मानले म्हणजे सर्व एक रूपच होऊन जड चैतन्याच्या संबंधाला अवकाशच राहत नाही तसेच अनात्मज्ञाना द्रष्ट दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचा जो अनुभव येतो त्यातही चैतन्य जड यांचा अभेद संबंध आहे असे मानून त्यांच्या अनुभवाचे समर्थन करता येत नाही कारण चित्त आणि जड हे अत्यंत विलक्षण असल्यामुळे त्यांचे ऐक्य होणे शक्य नाही हे आता आता आणि जड यांचा भेद मानूनही त्यांच्या अनुभवांचे समर्थन करता येत नाही कारण चित आणि जड यांचा एकत्र संबंध होणार कसा चिन्मय वस्तूंचा चित चे संबंध असतो आणि त्यामुळे चिन्मय पदार्थांचा अनुभव येतो असे म्हटले तर तेही जुळत नाही कारण चिन्मय पदार्थ आणि चित यांच्या मध्ये सादृश्य असले तरी त्यातील एक ज्ञानाचा विषय आणि दुसरा विषयी असा भेद उत्पन्न होणे शक्य नाही तू कदाचित असे म्हणशील कि लाकूड पाषाण मृत्यिका हे पदार्थ जड असल्यामुळे त्यांचे साम्य असताही त्यांचा परस्पर संबंध घडून एक घर तयार होते किंवा जिव्हा रस ही जड कार्य असूनही त्यांच्या परस्पर संबंधामुळे रस होते त्याचप्रमाणे चित्त या दृष्टीने द्रष्ट आणि दृश्य यामध्ये साम्य असूनही त्यांचा योग घडण्याला काय हरकत आहे तर यांचे उत्तर असे कि लाकूड पाषाण इत्यादी जड पदार्थ गृहाधिकांच्या रूपाने परिणाम पावत असल्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो परंतु अशा रीतीने चैतन्य कोणत्याही अवस्थेमध्ये परिणाम पावत असल्याचे आपल्या दृष्टोत्पत्तीस येत नाही आणि रस यांचा संबंध जडून दिन्य साम्य नसल्यामुळे त्यांचा संबंध होणे अशक्य आहे यासाठी पाषाणादे पदार्थ जड आहेत ही गोष्ट आम्हाला संमत नाही तर चितच पाषाणाद्य पदार्थांच्या रूपाने स्थित असते दृष्ट आणि दृश्य यांच्या ऐक्य संबंधामुळे चैतन्यच काष्ठ पाषाण इत्यादी पदार्थांचा भ्रम उत्पन्न करते आता पाषाणिकांच्या संयोगामुळे जे गृहादी पदार्थ आपणाला बनलेले दिसतात तोही आपल्या कल्पनेचाच विलास सा। आहे यासाठी हे तत्ववेत्यातील अग्रेसरा हे विश्व सन्मात्र आहे असा अनुभव करून घे घ्या या, या विश्वाकडे परमार्थ दृष्टीने न पाहिल्यामुळे ते लक्षावधी भ्रमाने युक्त असल्याचे दिसते परंतु हा सर्व चैतन्याचा चमत्कार आहे ज्याप्रमाणे मनोराज्यात मनुष्याला निराळी नगरे दिसतात त्याप्रमाणे जीवांच्या अज्ञान कल्पनेचा हा सर्व विलास आहे ज्याप्रमाणे एका मनुष्याच्या मनोराज्यातील देशकाल दुसऱ्या मनुष्याच्या मनोराज्यातील देशकालांचा निरोध करू शकत नाही त्याचप्रमाणे जीवांच्या वासनाभेदामुळे उत्पन्न झालेल्या सर्गाची स्थिती आहे मी जग इत्यादी जे भ्रम उत्पन्न होतात त्यांचे कारण भेद दृष्टी हेच आहे सुवर्णाकडे सुवर्णाच्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी टाकून दिली म्हणजे अलंकाराधिकांचा दिक, अलंकारा भ्रम उत्पन्न होतो तसेच परमार्थ दृष्टी नाहीशी झाली म्हणजे मी जग इत्यादी भ्रामक कल्पनांचा उदय होतो परंतु वास्तविक विचार केला तर अलंकारत्व हा सुवर्णावरील भ्रम आहे आणि त्याच्या रसत्तेलाही कारण सुवर्णत्वच आहे ज्याप्रमाणे कटकादी भेद भेददृष्टीने पाहिले नाही म्हणजे ते निर्मल सुवर्ण आहे असा अनुभव येतो त्याचप्रमाणे जगाकडे पाहण्याची भेददृष्टी टाकून दिली म्हणजे अविद्येचा आत्मतत्वाहून भिन्नपणाने अनुभव येत नाही एकदा आत्मबोध झाला म्हणजे अज्ञानदृष्टीने सद्रूप भासणारे जग तत्व दृष्ट्या सद्रुप आहे असा अनुभव येतो त्याप्रमाणे मातीची चित्रे म्हणजे मातीच असते तरंगाधिक म्हणजे जलच होय लाकडाची केलेली पुतळी म्हणजे लाकूडच असते आणि मातीचे बनवलेले कुंभादी पदार्थ म्हणजे मातीच असते त्याचप्रमाणे त्रिभुवनाचा भ्रम म्हणजे सद्रूप ब्रम्ह ब्रह्मच होय द्रष्टा आणि दृश्य यांच्या संबंधामध्ये त्रिपुटी रहित असे जे द्रष्ट्याचे स्वरूप तेच परमपद हो चित्त एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी जात असताना मध्यंतरी त्याची जी अजड स्थिती होत असते तेच परमात्मा स्वरूप असून त्याच्याशी तू निरंतर तद्रुप होऊन राहा जाग्रत स्वप्न आणि सुशक्ती या अवस्थांच्या पलीकडे असलेले तसेच अचेतन अजड आणि सनातन असे ते स्वरूप त्याच्याशी तू तन्मय होऊन राह पाषाणाच्या पोटातील जडत्वाचा त्याग करून जी स्थिती राहते तिच्याशी तन्मय हो मग तू समाधीमध्ये असलास किंवा व्यवहार करत असलास तरी हरकत नाही तू परमार्थ स्थितीमध्ये स्थिर राहू लागलास म्हणजे व्यवहारात वागत असताही तुझ्या समाधीचा भंग होणार नाही आत्म्याला कशाचीच इच्छा नाही आणि तो कशाचाच द्वेष करत नाही अशा त्या आत्मस्थितीमध्ये निरंतर राहत जा आणि देहवृत्तीमध्ये केव्हाही पडू नकोस ज्याप्रमाणे भविष्यने मनुष्य उदासीन असतो त्याचप्रमाणे वर्तमान काल या चालल्या असतानाही त्याच्या संबंधी मिथ्यात्व दृष्टी अंगी बनून निरंतर परमार्थ स्थितीमध्ये राहत जा ज्याप्रमाणे एखादा दूरदेशातील मनुष्य किंवा काष्ट पाषाणादे पदार्थ असून नसल्यासारखेच असतात त्याचप्रमाणे तू आत्मस्वरूपामध्ये राहू लागलास म्हणजे तू आपल्या चित्ताशी तद्रूप होणार नाहीस ज्याप्रमाणे पाषाणात पाणी नसते आणि पाण्यात आग्नी नसतो त्याचप्रमाणे तुझ्या आत्म्यात चित्त नाही मग ते परमात्म्यात कोठून असणार ज्ञानदृष्टीने पाहू लागले असता जे वास्तविक नाहीच अशा चित्ताकडून कोचित प्रसंगी जी कार्य घडून येतात ती होऊनही न झाल्यासारखी होतात हा सिद्धांत निरंतर लक्षात ठेवल्याने मनुष्य चित्राच्या नादी लागून जो मनुष्य वर्तन ठेवतो तो प्रत्य, प्रत्यंत देशातील मेंछाप्रमाणेच निषिद्ध वर्तन करत आहे असे म्हणण्याला हरकत नाही यासाठी हे रामा चित्तरूपी चांडाराला तू आपल्या जवळ येऊ देऊ नकोस चित्ताचा त्याग करून एखाद्या मातीच्या प्रतिमेप्रमाणे आत्मस्वरूपात स्थिर राहा आत्मस्वरूपात चित्त केव्हाही असत नाही असा अभ्यास करत जाणे हाच उत्तम पक्ष हो माझ्या ठिकाणी पूर्वी चित्त होते परंतु ते आता मृत झाले असे मानणे हा गौण पक्ष होत ही गोष्ट लक्षात ठेवून आत्मस्वरूपात कायमचा स्थिर हो चित्ता संबंधाने तत्वदृष्ट्या विचार करू गेले तर त्याला अस्तित्वच नाही तेव्हा तूही चित्तरूपी यक्ष मेथ्या आहे परंतु जे मूळबोधीचे पुरुष या चित्ताच्या अधीन होतात अशाना चंद्रातूनही वीज पडत असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही म्हणून चित्ताला दूर झुगारून देऊन तू जसा असशील तसा आत्मस्वरूपात स्थिर हो मनन आणि ध्यान यांचा आश्रय करून परमपदा चित्ताच्या नागून त्याच्या अनुरोधाने वर्तन करतात ते आकाशाला ताडण करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतायत असेच म्हणायला हरकत नाही अशा मोढांचा धिक्कार असो यासाठीच हे रामचंद्र तू आत्मज्ञान करून घेऊन प्रथम मनाचा नाश कर आणि नंतर परमात्म परमात्मस्वरूपाचा दृढ अभ्यास करून संसार सागर तरुण जा मी स्वतः पुष्कळ दिवसपर्यंत मनस्तत्वाचा विचार करून पाहिला परंतु शुद्ध आत्म्यामध्ये मला मनोरूपी मलाचा लेशही आढळून आला नाही म्हणून ह्या माझ्या अनुभवाचा विचार करून तू आत्मस्वरूपात सुस्थिर होऊन राहा इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग सर्ग रामागात उत्पन्न झालेल्या पुरुषाने जन्मात केलेल्या निष्काम कर्मामुळे बुद्धी किंचित विकसित झाली असताना प्रथम सत्समागमात राहावे कारण अखंड प्रवाह रुपाने चालत आलेला हा अविद्या नदीचा विस्तृत ओघ अध्यात्मशास्त्र विचार आणि सदसमागम यांच्या वाचून तरुण जाता येणे शक्य नाही शास्त्र आणि सज्जन यांचा आश्रय केल्याने मनुष्याच्या ठिकाणी विवेक जागृत होतो आणि त्याचमुळे त्याज्य काय आणि ग्राह्य काय याविषयी विचार करण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते हा विचार उत्पन्न झाला म्हणजे शुभेच्छा नामक पहिल्या ज्ञान भूमिकेवर तो मनुष्य असे म्हणायला हरकत नाही पुढे विवेकाच्या योगाने विचारणा मनुष्याला आरूढ होता येते या भूमिकेच्या दृढ अभ्यासाने त्याला आत्म्याचे ज्ञान झाले आणि त्याने अनात्मवासनेचा त्याग केला म्हणजे तनुमानसा नामक तिसऱ्या भूमिकेवर तो आरूढ होतो अभ्यासाच्या योगाने योग्याला सम्यक ज्ञान झाले म्हणजे सत्वापत्ती नामक चौथ्या ज्ञान भूमिकेचे त्याला आक्रमण करता येते ह्या भूमिकेवरील अभ्यास झाला म्हणजे आणि त्यामुळे ह्या भूमिकेला असंसक्ती असे म्हणतात ही पाचवी ज्ञान भूमिका होय ही भूमिका दृढ झाली म्हणजे योगी मिथ्या बाह्य विषयांना कायमता विसरतो आणि नित्य अंतर्मुख होऊन अहम ब्रह्मास मी किंवा मी ब्रह्म आहे अशी भावना समाधीत असताना समाधी व्युत्थान पाहून व्यवहार करत असताना किंवा स्नान भोजनादी क्रिया करत असताना दृढ अभ्यासाच्या योगाने योग्याचे मन आत्म्याच्याच ठिकाणी रममाण झालेले असते यामुळे तो बाह्यवस्तूंशी व्यवहार करताना दिसला तरी त्याचे बाह्य बाहेर कोठेही लक्ष असत नाही तो बाह्यविषयावर अवलंबून राहत नाही बाह्यवस्तूवर त्याची मुळीसुद्धा प्रीती नसते आणि अनात्मव्यवहाराचे तो स्मरण देखील करत नाही त्याची विषय वासना अत्यंत क्षीण झालेली असल्यामुळे एखाद्या अज्ञानी मुलाप्रमाणे किंवा उदासीन वृत्तीने अशा प्रकारे ब्रह्मानुभवामध्येच ज्याचे चित्त रंगून गेले आहे असा योगी पदार्थभाविनी नामक सहाव्या ज्ञान भूमिकेवर आरूढ झाला आहे असे समजावे अंतरात्म्याच्या ठाई चित्त लीन झालेला तो योगी सहाव्या भूमिकेचा काही वर्षे दृढ अभ्यास करतो तो प्रकृतीनुसार स्नान व्यवहार करत असला तरी मी क्रिया करत आहे ही भावना त्याच्या चित्ताला शिवत नाही आत्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही असा त्याचा अनुभव असतो आणि सर्व ब्रह्म आहे ही भावना त्याच्या चित्तात रूढ म्हणजे योगी तुर्यात्मा होतो ही सात्वी ज्ञान भूमिका असून या भूमिकेवर आरूढ झालेल्या योग्याला जीवनमुक्त असे म्हणतात या प्रकारे जीवनमुक्त झालेला योगी प्राप्त वस्तूबद्दल खेद करत नाही तर जे जे काही प्रवाह प्राप्त असेल त्याला अनुसरून निश्चं आणि उदासवृत्तीने वर्तत असतो राघवा जाण्याला योग्य असे सर्व ज्ञान तुलाता झाले तुझी वासना ही सर्व कार्यापासून निवृत्त झाली <coughs> तू सर्व काळ रहा, राहा किंवा लोक व्यवहार करत रहा, तू इष्ट वस्तू बद्दल हर्ष मानू नकोस आणि अनिष्ट वस्तू बद्दल शोक करू नकोस कारण असे जे प्रत्येकात स्वरूप असे आहे तेच तू आहेस रामा स्वयंप्रकाश निर्मल सर्वगत आणि अविनाशी अशा तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी सुख दुःख अगर जन्म मरण कोठून असणार तुला जर कोणी बंधूच नाही तर बंधू बंधून्युखा विषय तू काय म्हणून तू बांधव म्हणत असला परमाणूंचे केवळ ढीघ आहेत शिवाय ते, ते देशकालाधिकाणी परिच्छिन्न असून त्यांना उत्पत्ती आणि नाश हे विकार आहेत परंतु आत्म्याची स्थिती भिन्न आहे आणि नष्ट अशा स्थितीतून घेऊन तू व्यक्त राघवा आत्मा मरण रहित आणि निर्मल असता त्याच्या ठिकाणी नाशाची गोष्ट तरी संभोवते का त्या ज्याप्रमाणे मातीचा घट फुटून त्याचा चूर झाला तरी त्यातील घटाकाश नष्ट होत नाही त्याप्रमाणे शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही मृग जलाची नदी आटून गेली तरी सूर्याचा प्रकाश नाही त्याप्रमाणेच देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नाही रामा भ्रांती रूप आणि निरर्थक अशी वासना तुझ्या ठिकाणी का उत्पन्न व्हावी हेच मला समजत नाही अद्वितीय असा आत्मा आपल्याहून काही निराळे आहे असे मानून त्याविषयी कधीतरी इच्छा करील काय राघवा ह्या जगात ऐकण्याला स्पर्श करण्याला पाहण्याला चाखण्याला किंवा हुंण्याला योग्य असे परमात्म्याहून निराळे काही नाही आकाशात शून्यता असते त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्व व्यापी आणि अव्यक्त अशा आत्म्यामध्ये सर्व तऱ्हेच्या शक्ती स्थित असतात राघवा ही त्रैलोक्यरूपी स्त्री चित्तापासून उत्पन्न झाली आहे आणि वाढली आहे हिचा जन्म सत्वाने गुणांच्या योगाने झालेला असल्यामुळे ही, ही अज्ञात करते जाला मा तो सिद्ध ब्र, ही, माया नष्ट होते या स्थितीला कर्मक्षय असेही नाव आहे रामा संसारूपी भयंकर जात्याला बांधलेली वासना ही एक दोरी आहे या वासने वासना राज संसार रूपी जाते एक जीव वासना चक्राचे गती अजिबात बंद पडेल या वासनारुपी मायेला जोपर्यंत व्यवस्थित ओळखले नाही तोपर्यंत ती महामोह उत्पन्न करते परंतु तिच्या स्वरूपाचे एकदा ती ब्रह्मपदाचे उपभोग घेऊन ब्रह्माचे चिंतन करता करता अखेरीस ब्रह्मामध्येच लीन होते तेजापासून प्रकाश उत्पन्न होतो त्याप्रमाणे शिव निराकार अप्रमेय आणि सर्वोपाधीरहित अशा परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न होतात पानामध्ये शिरा उदकामध्ये लाटा सुवर्णामध्ये कटकादी अलंकार असतात किंवा अग्नीच्या ठिकाणी उष्णता असते त्याप्रमाणे वासनाविष्ठित ब्रह्मामध्ये त्रिभुवन आहे ज्या अर्थी हे त्रिभुवन ब्रह्मापासून उत्पन्न होते ब्रह्माच्या ठिकाणी स्थित असते आणि अंत्य ब्रह्मामध्येच लीन होते त्या अर्थी तेही ब्रह्ममयच आहे कारण तोच त्रिभुवनाचा ज्ञात शास्त्र व्यवहाराच्या सोयीसाठी विश्वरूपी आणि महान अशा परमात्म्याला चित ब्रह्म आणि आत्मा ही नावे आत्मज्ञ पुरुषांनी कल्पलेली आहे विषय आणि इंद्रिये यांचा दैववशात संयोग झाला असताना वस्तु असा जीमुक्ताचा अनुभव असल्यामुळे आकाशापेक्षा अत्यंत निर्मल अशा चिदात्म्यामध्ये वास्तविक चिद्रूप असलेले जग भिन्नत्वाने प्रतिबिंबत होते त्या चिदात्म्यापासून भिन्न रूपाने भासणारी बुद्धी आणि तिने उत्पन्न केलेले लोहमोहादी हो विकार प्रतिबिंब रूपाने भिन्न दिसत असल्यामुळे त्या कारणाने ते सत्य आहेत असा भास होतो परंतु चिदात्म्यामध्ये स्थित असल्यामुळेच तेही वस्तुत ब्रह्मरूपच आहेत देहाभिमान रहित विकल्प शून्य आणि चिद्रोपाशारामा तुला देहाभिमानापासून उत्पन्न होणाऱ्या लज्जा भय इत्यादी विकारापासून मोह कसा उत्पन्न होतो आहे कोणजाणे अरे देहापासून उत्पन्न होणाऱ्या अर्थात असत अशा लोभ लोहमोहादी विकारांच्या योगाने एखाद्या दुर्बुद्धी आणि मूर्ख मनुष्याप्रमाणे तुझ्यासारख्याने व्याकुल व्हावे याचेच मला मोठे आश्चर्य वाटते ज्यांना आत्म्याचे यथार्थ ज्ञान झालेले नाही अशा मनुष्याना सुद्धा देहाचे तुकडे तुकडे झाले तरी अखंड आणि चिद्रुप आत्म्याचा कधी नाश होत नसतो हे माहीत असते मग तुझ्यासारख्याला आत्म्याचा नाश होतो असे वाटू लागावे याला काय म्हणावे मला तरी काही संवेदनाशीच झाले सारांश खऱ्या बुद्धिमंताला आत्मनाशाची केव्हाही कल्पना होत नाही अरे रामा निराधाराशा सूर्याच्या मार्गात जे संचार करू शकते ज्याच्या येण्या जाण्याला कोठेच प्रतिबंध होत नाही असे चित्त नामकुरुष होत विद्यमान असतोच तो ज्ञात असो की नसो देह नष्ट झाला तरी तो नष्ट होत नाही भिन्न भिन्न प्रकारची ही जी दुःख तू पाहतो आहेस ती सर्व देहा संबंधी ग्रहण करण्याला अशक्य अशा चिदात्म्याची खासच नाही कमलात राहिलेला भ्रमण त्यातील मधुसमताच आपल्याला वाटेल त्या फुलावर उडून जातो त्याप्रमाणे देहरूपी पिंजऱ्यातून सुटलेला जीव प्रथम स्वाश्रयभूत परमात्मपदालाच जाऊन पोहचतो परंतु प्रबल अशा वासनांच्या योगाने बद्ध झालेला तो जीव ज्या स्थितीत निरंतर राहू शकत नाही रामा तुझ्या या देहरूपी पिंजऱ्यात राहणारा जीव असत ठरला आणि म्हणूनच नष्ट झाला तरी त्यामुळे तुझे म्हणजे परमात्म्याचे काय नष्ट होणार आहे बोलून चालून मिथ्या जीव नाहीसा झाला तरी त्यासाठी तू काय म्हणून शोक करतोयस उपाधी मध्ये प्रतिबिंबित झालेला जीव स्वरूपत मिथ्या असल्यामुळे त्याचा त्याग करून तू सत्य ब्रह्माची आणू नकोस पूर्ण ब्रमाच्यामुळे तू नित्य तृप्त अर्थात निरीच्छ होशील आणि मग तुझ्या ठिकाणी कसलीही विषय वाचना राहणार नाही आरशाची स्वतःची इच्छा नसली तरी त्याच्यामध्ये बाह्यवस्तू प्रतिबिंबित होतातच त्याचप्रमाणे साक्षीभूत सम स्वच्छ आणि निर्विकल्पानिराळी तेजक किरण दृष्टीस पडतात त्याप्रमाणे साक्षीभूत सम स्वच्छ आणि निर्विकल्पाश चिदात्म्यामध्ये त्याची इच्छा नसतानाही अनंत विश्वे स्थित झालेली दृष्टोत्पतीस येतात आरसा आणि बाह्य वस्तू यांची इच्छा नसतानाही परस्पराशी संबंध घडून येतोध्याने हे अखिल विश्व उत्पन्न होते रामा मी सांगितल्याप्रमाणे तुझ्या चित्ताच्या ठिकाणी रूढ झालेल्या जगाचा मूर्त आकार जेव्हा नष्ट होईल तेव्हा तू चिदाकाश संपन्न होशील दीपाच्या सत्तेने जसा स्वाभाविकपणेच प्रकाश पसरतो त्याप्रमाणे या चित्तत्वाच्या सत्तेने स्वभावताच ह्या जगाची स्थिती होत असते शून्य अशा त्या आकाशाच्या योगाने त्याच्या ठिकाणी शून्य असत परंतु इंद्रनिलमण्याच्या कढईसारखा सुंदर आकार उत्पन्न होतो असे दिसते त्याचप्रमाणे परमात्मतपासून प्रथम उत्पन्न झालेल्या मनाने आपल्या विकल्पजालांच्या योगानेही सुंदर जग विस्तारले आहे संकल्पाचा क्षय झाला म्हणजे चित्त गलित होते चित्त गलीत झाले म्हणजे संसार मोहाचे तुषार नष्ट होतात शरद ऋतू प्राप्त झाला असता आकाश स्वच्छ होते त्याप्रमाणे नष्ट झाली असता चित्त निर्मल होते अखेरीस एकमेव अनंत जन्मादिविकार परमात्मा स्वरूपात ते लीन होऊन जाते कर्मात्मक असे समष्टी प्रथमता परमात्म्यापासून उत्पन्न आणि आपल्या संकल्पाच्या योगाने तेच ब्रह्मदेव ही संज्ञा धारण करते ज्याप्रमाणे एखादे अजाण बालक वेताळाची कल्पना करते त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव आपल्या संकल्पाच्या योगाने जगाचा वस्तुत मिथ्या असलेले परंतु अज्ञानावस्थेत सद्रूप भासणारे हे जग ज्ञानोत्तर आत्म्याच्या ठिकाणी लीन होते आणि पुन्हा उद्भवते तात्पर्य हे जग मन मात्र आहे महासागरात भोवऱ्याच्या पंक्ती दिसाव्यात त्याप्रमाणे मनाच्या ठिकाणी त्याच्या स्फुरणामुळे हे अखिल विश्व विस्तारलेले दिसते परंतु खरे तर ज्ञानदृष्ट्या हे निर्विकार ब्रह्मच आहे इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणी सर्ग एकशे उत्पत्ती प्रकरण संपले